स्कंध चौथा अध्याय एकोणीसावा अवतार धारणासाठी देवीची आज्ञा असे सांगून भगवान विष्णू ब्रह्मदेवाला म्हणाले ज्या अर्थी सर्वजण मायेने मोहित झालेले आहेत त्या अर्थी महामायाच्या कृपे वाचून कोणालाही तत्वज्ञान होणे शक्य नाही आम्ही मायेने व्याप्त झालो असल्यामुळे शांत सच्चितानंद आणि अव्यक्त असा जो परमपुरुष जगदगुरु त्याचे आम्हाला खरोखर स्मरण होत नाही मी विष्णू मी ब्रह्मदेव मी शिव असा आपणाला अहमपणाचा मोह झाला आहे आणि त्यामुळे हे विधात्या रूप सनातन वस्तूचे ज्ञान आपणाला होत नाही परमात्म्याच्या मायेने मी सर्वदा मोहित असल्यामुळे काष्टाची बाहुली ज्याप्रमाणे मायावी मांत्रिकाच्या अधीन असते त्याप्रमाणे मी पराधीन आहे कल्पाचे आरंभी त्या परमात्म्याची अद्भुत विभूती तू आणि शिवासह मीही त्या सुधा सुधासागरामध्ये अवलोकन केली आहे मंदार वृक्षांनी युक्त असलेल्या मणितद्वीमध्ये रसक्रिडा चालली असताना देवींच्या समाजात ती अद्भूत विभूती दृष्टीस पडेपर्यंत तिच्याविषयी कोणी काही सांगितलेले आमच्या ऐकण्यातही नव्हते स्वकार्यसिद्धी करता सर्व मनोरथ परिपूर्ण करणारी आणि कल्याण रूप अशी जी त्या परमात्म्याची माया रूप आद्य आणि परमशक्ती तिचे देवांनी आता स्मरण करावे विष्णूने असे सांगितले असता सर्व देव त्या सनातन आणि भुवनेश्वरी देवी योगमायेचे मनामध्ये स्मरण करू लागले स्मरण करताक्षणीच त्या देवीने प्रत्यक्ष दर्शन दिले जास्वंदीच्या फुलाप्रमाणे देवीची कांती अरुणवर्ण दिसत होती त्या देवीने पाश अंकुश ही आयुधे आणि वरद आणि अभयद ह्या मुद्रा धारण केल्या होत्या उत्कृष्ट मुद्रेने युक्त असलेल्या त्या देवीचे दर्शन होता देव आनंदीत होऊन तिची स्तुती करू लागले देव म्हणाले हे देवी कोळ्यापासून निघणार्या तंतूप्रमाणे आणि अग्नीपासून निघणाऱ्या ठेणग्याप्रमाणे ज्याच्यापासून हे जगत निर्माण झाले तिला आम्ही वंदन करतो तिच्या मायाशक्तीने हे सर्व चराचर जगत निर्माण केले आहे त्या करुणासागर आणि त्रैलोक्याधीश त्रैलोक्याधीश चिद्रूप देवीचे आम्ही ध्यान करतो जिच्या अज्ञानामुळे संसार प्राप्ती होत असते आणि जिच्या ज्ञानामुळे संसाराचा नाश होत असतो त्या ज्ञानस्वरूप देवीचे आम्ही ध्यान करतो ती आम्हाला तिच्या स्मरणाविषयी निरंतर प्रेरणा करू एक महालक्ष्मीच आम्ही जाणत असून त्या आदिशक्तीचेच ध्यान आम्ही सर्व करत असतो ती आम्हाला बुद्धीला प्रेरणा करू हे दयार्द्र माते हे विश्वदुःख हरिणी आम्ही तुला नत आहोत तू प्रसन्न हो आणि हे सांप्रत प्राप्त झालेले कार्य करून तू आमचे कल्याण कर हे महेश्वरी हे भवानी तू दैत्यवर्गाचा नाश करून भूभार हरण कर सज्जनांचे कल्याण कर हे कमलनयने तू जर देवांवर दया न करशील तर खग आणि बाण यांच्या प्रहारांनी त्यांचा नाश व्हावा असे तुला वाटत आहे काय पृथ्वीतील कोणतेही कार्य तुझ्या शिवाय होत नाही यक्षरूप धारण करून हे अग्ने हे तृण दग्ध कर इत्यादी पदांनी उपनिषदांमध्ये तूच कथन केले आहेस कंस नरकासूर कालीय यवन केशी बृहद्रथ बकासूर पुतना गर्दभासूर आणि शाल्व वगैरे भूतलावर असलेले मुख्य राजे त्यांचा तू वध करून हे माते तू जगताचा भार सत्वर हरण कर हे कमलनयने विष्णू आणि शंकर आणि इंद्र ज्यांच्याशी युद्ध करून सुद्धा ज्यांचा वध झाला नाही ते दैत्य तुझे सुखकारक मुखकमल अवलोकन करीत असताना संग्रामामध्ये सहज लिलेने सोडलेल्या बाणांनी तू त्यांचा पूर्वी वध केला आहेस हे चंडखंड मोले देवी तुझ्या शिवाय, शिव विष्णु प्रभूती देव चलन वलन करण्यास सुद्धा समर्थ नाही मग शिवाय, असलेला शेष तरी पृथ्वी धारण करण्यास कोठून समर्थ होणार इंद्र म्हणाला हे देवी हे वाघदेवी तुझ्याशिवाय ब्रह्मदेव लक्ष्मीशिवाय विष्णू आणि उमेशिवाय शंकर हे अनुक्रमे जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय करण्यास समर्थ नाही ते त्या शक्तीसह स्वकार्य करण्यास समर्थ होत असतात विष्णू म्हणतात हे समस्त विश्वेश्वरी त्रैलोक्याचे प्रभुत्व करण्यास तुझा अंश नसल्यास मी ब्रह्मदेव आणि महेश्वर ह्यापैकी कोणी समर्थ नाही त्याचप्रमाणे तुझ्या कृपे आम्हाला येथे हालचाल सुद्धा करता येत नाही हे देवी तूच प्रभुस हे देव हो तुमचे सूर्यश्रेष्ठ हो या जगता मधे असाध्य तुम्हारा मनोरथ मी परिपूर्ण करीन पृथ्वी तुम्हारा का देवी भाराने चिरडून गेलेली ही पृथ्वी देवांकडे आली आहे दुष्ट राजांनी तिला पिडल्यामुळे ही थरथर कापत असून शोक करीत आहे हे भुवनेश्वरी हिचा भार तू दूर कर हे कल्याणी हेच कार्य मुख्यत्वाने देवांना इष्ट आहे हे माते जसापूर्वी महिषरूप धारण करणाऱ्या अतिबलाढ्य दानवाचा आणि त्याच्या कोट्यावधी सहाय्यकर्त्या राक्षसांचा तू वध केला आहेस शुंभ निशुंभ रक्तबीज महावीरवान चंडमुंड धूम्र लोचन दुर्मुख दुस्सह वीरवान कराला आणि इतरही असैह क्रूर राक्षस यांचा वध तूच केला आहेस त्याचप्रमाणे हल्ली पृथ्वीवर जन्मास आलेले दुष्ट सर्व देवशत्रू यांचा तू वध कर या दुष्ट राजांचा पृथ्वीला होत असलेला दुस्सह भार तू हरण कर अशा प्रकारे देवानी प्रार्थना केली असता ती कल्याणी अंबिका देवी हास्यपूर्वक मेघ गंभीर म्हणाली हे देव हो दुष्ट राजांचा भार दूर आणले आहे सांप्रत पृथ्वीवर माघत प्रभूती महाबलाढ्य दैत्याधिपती राजे जन्मास आलेले आहेत त्यांना मी आपल्या शक्तीने निस्तेज कर त्या सर्वांचा वध करीन हे देवो हो तुम्ही ही माझ्या शक्तीचे सहाय्य घेऊन आपापल्या अंशांनी भूतलावर अवतीर्ण व्हा भा। भूमीचा भार हरण करण्याच्या उद्योगास लागा माझी शक्ती तुम्हाला देवांचा पूर्वज जो कश्यप मुनी तो भार्ये सह वर्तमान यादव कुलामध्ये अनक दुंदुमी म्हणून तुमच्या पूर्वी जन्मास येईल आणि नंतर भृगुषीच्या शापामुळे भगवान सर्वव्यापी अक्षय श्रीहरी हा त्या यादव कुलामध्ये वसुदेवाचा पुत्र म्हणून अंश रुपाने अवतीर्ण होईल हे सूर्यश्रेष्ठ हो त्यावेळी मीही गोकुलामध्ये यशोदेच्या ठिकाणी अवतार धारण करीन आणि देवांचे सर्व कार्य करीन कारागरामध्ये असलेल्या विष्णूला मी गोकुलामध्ये आणेन शेषाला देवकीच्या गर्भाशयातून काढून रोहिणीच्या गर्भाशयात नेऊन ठेवीन नंतर माझ्या शक्तीने युक्त असलेले ते रामकृष्ण द्वापरुगाच्या शेवटी दुष्ट लोकांचा आणि दुष्ट राजांचा निशय क्षय करतील साक्षात इंद्राचा अंश अर्जुन या नावाने जन्मास येऊन तो विपुल सैन्याचा नाश करेल धर्माचा अंश युधिष्ठिर हा महाराजा होईल वायूचा अंश भीमसेन अश्विनी अंश नकुल सहदेव आणि वसूचा अंश गंगा गंगानंदन नं, भीष्म प्रसंगा प्रसंगाने सैन्याचा नाश करतील हे सूर्यश्रेष्ठ हो तुम्ही चिंता करू नका मी खरोखर पृथ्वीचा भार हरण करीन आता तुम्ही स्वस्थानी परत जा पृथ्वीनेही निर्भय असावे त्या कृष्णाधिकांना निमित्त मात्र करून मी स्वशक्तीनेच कुरुक्षेत्रामध्ये क्षत्रियांचा निसंशय क्षय करीन देव हो असुया ईर्षा कुमती तृष्णा ममता अभिमान स्पृहा जिगीषा विषयवासना आणि मोह या दोघांनी यादवांच्या मनोवृत्तीक शुद्ध होऊन जेव्हा ते उच्चृंखल होतील तेव्हा ब्राह्मणाच्या शापाने वंशाचा नाश होईल भगवानही शापामुळे धारण केलेल्या त्या कलेवराचा त्याग करेल आता विष्णूला सहाय्य करण्याकरता तुम्ही स्त्रियांसह वर्तमान मथुरेमध्ये आणि गोकुलामध्ये आपल्या अंशाने सर्व देव आपापल्या स्थानी गेले तिच्या भाषणाने संतुष्ट झालेली पृथ्वी ही निर्भय होऊन विपुल लता आणि औषधी यांनी युक्त झाली प्रजा सुखी झाली द्विजांचे भाग्य उदयास आले सर्व मुनी संतुष्ट होऊन धर्माविषयी दक्ष राहू लागले सर्वत्र धर्माचे पुनरुत्थान झाले अध्याय एकोणीसावा समाप्त